स्कंध सातवा अध्याय तिसावा गौरीचा जन्म आणि माहेश्वरीची एकशे आठ नावे आणि पीठे ब्रम्हदेवाच्या आज्ञेने त्याचे सारे धर्मन्य पुत्र हिमालयावर जाऊन राहिले आणि त्या ब्रम्हदेवाच्या मानसपुत्रांनी भुवनेश्वरी देवीचा अखंड जप सुरु केला त्या देवीच्या ठिकाणी स्वतःचे मन एकाग्र करून ते शांत अंतःकरणाने नित्य तप करण्यात मग्न झाले या ब्रह्मदेवाच्या पुत्रांचे तप अखंड दिवसरात्र चालू होते त्यांनी दीर्घ काळ आपल्या मनाची एकाग्रता ढळून न देता तप केले अशा प्रकारे एकूण एक लक्ष वर्षेपर्यंत महाभयंकर तप केल्यावर ती जगनमाता पराशक्ती देवी सुप्रसन झाली आणि संतुष्ट होऊन तिने ब्रम्हदेवाच्या मानसपुत्रांना दर्शन दिले ती सर्वांग सुंदर होती तिला चार हात आणि तीन नेत्र होते पाय, वरद, मुद्रा होते। ती देवी वदन होती। मुख करुण रसाने होते। अशा त्या आदिमाया जगजनिनीचे दर्शन घडताच ते ब्रह्मपुत्र अत्यंत आनंदित झाले त्यांनी हात जोडून विनम्र भावाने देवीची स्तुती केली ते सर्व मुनीश्रेष्ठ देवीला उद्देशून म्हणाले हे विश्वरूपिणी हे देवी तुला आम्ही शरण येऊन वंदन करीत आहोत तुझे रूप अग्निप्रमाणे दैदिप्यमान आहे त्यामुळे ते पाहून आम्हाला परमसंतोष होत आहे तू स्वाभिमानी आहेस आणि तेजस रूप आहेस तसेच सर्व लिंग एकत्र राहतात अशी सूत्रात्मक रूप तूच आहेस तसेच सुषुप्तीचा अभिमान बाळगणारा जो प्राज्ञ पंडित आहे त्याचे स्वरूप तूच आहेस तू निराकार आहेस हे ब्रुपिणी तूच प्रत्य आहेस हे अंबे तुला पदलक्ष जो परमात्मा तो तुझेच रूप आहे म्हणून हे सर्व रूपिणी आम्ही तुला वारंवार प्रणाम करीत आहोत अशा प्रकारे भक्तिरस वाणीने ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी त्या देवीची आराधना केली त्या परमपवित्र दक्षादी मुनी तिच्या चरण कमलावर नऊन मस्तके ठेवली अखेर ती देवी अत्यंत प्रसन्न झाली आणि स्वतःशीच हसत हसत तिने सर्वांना अभय दिले ती अत्यंत मधुर आणि मंगल प्रसाद तुल्यवाणीने म्हणाली हे मुनी श्रेष्ठानो तुम्ही माझी दीर्घकालपर्यंत तपश्चर्या केली आणि खडतर व्रत स्वीकारून माझी आराधना केलीत म्हणून मी तुम्हाला प्रसन्न झाले आहे तेव्हा योग्य तो इच्छित वर मागून घ्या त्या जगन्मातेचे मधुर भाषण ऐकून सर्व मुनी म्हणाले हे देवी शिव आणि विष्णू यांना त्यांच्या शक्तींचा उभय त्यांच्या शरीराची स्वस्थता करून त्यांना पूर्वोक्त कार्यरत कर अशा प्रकारे त्या ब्रम्हदेव पुत्रांनी देवीजवळ वर मागितले दक्ष म्हणाला हे देवी हे अंबिके माझ्या कुलात जन्म घेऊन तू माझे कुल पावन कर, मंजे त्या योगाने मी धन्य हो करूजा हो तसेच, हे हे तसेच तुझी वेगवेगळी अशी स्थाने आज तू स्वतःच्या मुखाने मला कथन कर देवी सुहास्यवन करून म्हणाली हे ब्रह्मपुत्रानो माझ्या शक्तीचा हरी आणि हर यांनी अपमान केला त्यामुळे त्या शक्तींनी त्या, त्या उभयतांचा त्याग केला या सर्व माझ्या प्रेरणेनेच सर्व काही घडत असताही उभयतांना स्वसामर्थ्याचा गर्व झाला म्हणून त्या दोघांचीही ही, ही दयनीय अवस्था झाली म्हणून माझा अथवा माझ्यापासून उत्पन्न होणाऱ्या शक्तींचा अपमान करून कोणीही अपराध करू नये पण आता मी त्यांना पूर्वीप्रमाणे करते माझ्या कृपेच्या अंशानेच त्या उभय पूर्वीप्रमाणे शरीराचे स्वास्थ्यक्षा माझ्या प्रेरणेने गौरी तुझ्या घरी जन्म घेईल आणि लक्ष्मी क्षीरसागराच्या पोटी जन्म घेईल हे दक्षा माझा मुख्यमंत्र म्हणजे माया बीच हाच आहे आणि तो सर्वांचे नित्यप्रिय करीत असतो माझे विराट स्वरूप किंवा माझे सांप्रत्य तुम्हा समोर स्थिर असलेले स्वरूप यांचे स्वरूप असे जे माझे आणखी ध्यान आहे तेही आराधना करण्यास योग्य आहे ते निर्गुण ध्यान आहे तुम्ही माझीच पूजा करीत राहावे आणि नित्य माझेच ध्यान करावे असे दक्षादी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांना सांगितल्यावर त्यांना इच्छित वर देऊन जगनमाता भगवती अंबा जी मणिकद्वीपात नित्यवास करीत असते ती पराशक्ती देवी तेथेच अंतर्धान पावली त्यानंतर दक्षादी सर्व ब्रम्हदेव कुमार आपला पिता ब्रम्हदेव यांचे कडे गेले त्यांनी ब्रम्हदेवापुढे नम्रतापूर्वक हात जोडले आणि सर्व वृत्तांत देवाला कथन केला अखेर हरी आणि हर यांना पूर्वीप्रमाणेच शरीराची स्वस्थता लाभली ते आपापली कार्य प्रमाणे नित्य करू लागले पुढे केव्हाही गर्विष्ठ न होता ते निरभिमान राहू लागले आपापल्या देवीमुळेच सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे त्यांनी आता पूर्णपणे जाणले होते अशा प्रकारे बराच काळ लोटला नंतर पुढे दक्षाच्या घरी त्या श्रेष्ठ अशा शक्तीचे तेज उत्पन्न झाले त्यामुळे अतिशय आनंद होऊन सर्वांनी तिन्ही लोकात मोठा उत्सव सुरू केला अतिशय हर्षयुक्त मनाने सर्व देवांनी त्या शक्तीवर पुष्पवृष्टी केली सर्वांना अवर्णनीय आनंद झाला त्या आनंदाचे स्वरूप इतके महान होते कि आनंदाच्या भरात दुंदुबी चौघड्या वाजवण्यासाठी काड्या घेण्याचे त्यांना भान राहिले नाही त्याने आपल्या हातात काड्याच आहेत असे समजून आपल्या हातांच्या कोपऱ्याने वाद्य वाजवण्यास सुरुवात केली त्या देवीचा जन्म होताच निर्मल अंतकरणाचे साधू आणि मुनी अत्यंत प्रसन्न चित्त झाले नद्यातील उदक अत्यंत निर्मल होऊन योग्य मार्गाने त्या नद्या वाहू लागल्या सूर्याचे तेजही अतिशय अद्भूत झाले तो अधिक तेजाने तळपू लागला अशा प्रकारे त्या परम देवीचा जन्म झाल्यावर त्रैलोक्यात सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले पावित्र्याने सर्व अवकाश ओतप्रत भरून गेले त्या शक्तीच्या ठिकाणी अत्यंतिक स्वरूपाचे ज्ञान वास्तव्य करून राहिले होते त्रिकाला बाधित सत्य असे तिचे स्वरूप असल्यामुळे तिचे नाव सती असे पडले नंतर तिला शंकरास पुनर करण्यात आले तेव्हा त्या शक्तीच्या प्राप्तीमुळे शंकर पूर्वीप्रमाणे कार्य करण्यास प्रवृत्त झाला ती शंकराची शक्ती झाली पण पुढे दक्षाचे दुर्दैव म्हणून कि काय ती शक्ती अग्नी दग्ध झाली त्यामुळे पुन्हा सर्वत्र हलकल्लोळ झाला म्हणाला हे मुनी श्रेष्ठा हे काय विपरीत भाषण करीत आहात अहो जिच्या नुसत्या नामस्मरणाने संसार रूपी अग्निपासून मानवाला होणारे भय नाहीसे होते असे तिचे सतीस स्वरूप आहे असे असताना ती स्वतःच अग्निमध्ये दग्ध झाली अहो त्या प्रजापती दक्षाच्या कोणत्या पापक्रमामुळे हे असले अमोल शक्ती रूप रत्न दग्ध झाले ते सांगा व्यास म्हणाले सतीच्या दहनाचे काय कारण घडले ते मी तुला सांगतो ते ऐक तू एकचित्त होऊन ते समजून घे फार प्राचीन कळी दुर्वास नावाचे महातपस्वी श्रेष्ठ मुनीश्वर जांबू नदीच्या तीरावर त्या भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी तेथे माझ्या बीज मंत्राचा जप केला त्या देवी ती जगनमाता दुर्वासावर प्रसन्न झाली तिने आपल्या गळ्यातील काढून त्या मुळ्यात घातली ती माला गर्वोन्म झालेल्या आणि मधुर गुंजारो करणाऱ्या भ्रमरानी युक्त होती ती माला मुनी आनंदाने स्वीकारली पुढे ती प्रसादरूप माला आपल्या कंठात धारण करून दुर्वास मुनी आकाश जात होते ते सत्वर आकाश मार्गाने दक्षाच्या घरी त्या साक्षात आंबेचे त्या गौरीचे दर्शन घेण्यासाठी आले त्यांनी त्या सतीच्या पायावर आपले मस्तक ठेवले तेव्हा दक्षाने मुनींकडे निरखून पाहिले आणि विचारले मुनिश्रेष्ठा ही अलौकिक पुष्पमाला आपणाला कशी प्राप्त झाली कोणाची आहे ही माला ही भू लोकीच्या मानवाना आहे आपण ही कशी मिळवली दक्षाचे ते कुतुहलजनक प्रश्न ऐकून त्या मुनिश्रेष्ठांचे अंतकरण स्मृतीने भरून आले आणि त्याचे वदन प्रसन्न झाले अत्यंत सदगदीत आणि आनंदाश्रुनी पूर्ण भरलेल्या नेत्रांनी ते म्हणाले हे दक्षा त्या जगनमाता भगवतीचा अनुपमेय असा हा प्रसाद आहे तिनेच मला हा हार अर्पण केला मुनीचे वचन ऐकून सतीचा पिता जो त्याला त्या मालेचा मोह झाला त्याने ती माला आपणास मिळावी म्हणून त्या मुनीची प्रार्थना केली भगवतीच्या भक्तांना या त्रिभुवनात अदय असे काही नसते म्हणून निरपेक्षा शिरसावंद्य मानून जेथे स्त्री पुरुषांचे शयन होत असते अशा मंदिरात माला आणून ठेवली मालेच्या सुगंधाने व्यक्त होऊन दक्ष आनंदित झाला त्याच्यातील काम जागृत झाला आणि त्या रात्री तो पंशुकर्मासक्त झाला त्याच्या मनात पाप आल्यामुळे कल्याण स्वरूप शंकराविषयी आणि आपली कन्या सती हिच्याविषयी अपराधामुळे आपला देह पातिवृत्य सिद्ध करण्याच्या इच्छेने त्या सतीने प्रत्यक्ष योगाग्नि भस्म करून टाकला आणि नंतर ते तेज दग्ध झाल्यावर पुन्हा हिमालयावर ते उत्पन्न झाले जन्मेजे म्हणाला हे ब्रम्हन सतीचा देह दग्ध झाल्यावर जी सती शंकराला प्राणाहून प्रिय होती तिच्या वियोगामुळे भगवान शंकर उद्विग्न झाले नाहीत का नंतर त्याने त्या विरहावस्थेत काय केले व्यास म्हणाले राजा खरोखरच ती सती दग्ध झाल्यामुळे जो भयानक अनर्थ ओढवला त्या अनर्थकारक परिस्थितीचे वर्णन माझ्याच्याने करवत नाही तो प्रसंग फारच दारुण होता ते शब्दरूप करण्यास मी खरोखरच असमर्थ आहे हे भूपेंद्रा सतीदग्ध झाल्यामुळे भगवान शंकर क्रुद्ध झाले त्यांच्या कोपाग्नीत त्रैलोक्याचा प्रलय झाला भद्रकाली आणि शिवगण यांच्यासह तो वीरभद्र उत्पन्न झाला आणि तो त्रैलोक्याचा नाश करीत सुटला अखेर ब्रह्मादि देव शंकराला शरण गेले अशा अवस्थेत सर्वस्वाचा नाश होऊनही भगवान शंकरांनी देवाना अभय दिले कारण तो ईश्वर खरोखर करुणासागर होता म्हणून तर तो आपला कोप विसरण्यास तयार झाला आणि दक्षाला मुख लावून पण नंतर तो भगवान देवाधिदेव शिव अत्यंत खिन्न झाला प्रिय सतीच्या वियोगामुळे अतिशय दुःखपीडित होऊन तो यज्ञशालेत गेला आणि तेथे अपार शोक करू लागला शोकाग्नीमध्ये दग्ध झालेल्या आपल्या त्या प्रियेचे शरीर त्याने खांद्यावर घेतले आणि हे सती असे वारंवार म्हणू लागला आणि सतीचा तो अचेतन देह घेऊन तो भगवान शंकर नीर निरनिराळ्या प्रदेशात भ्रमण करू लागला त्या देवाच्या त्या शोकमग्न अवस्थेमुळे ब्रम्ह देवादी सर्व देवांना घोर चिंत निर्माण झाली ते चिंतेने दुःखित झाले तेव्हा भगवान विष्णू त्वरेने उठले त्यांनी आपले धनुष्य सज्ज केले अनेक बाण सोडून त्या सतीच्या देहाचे असंख्य तुकडे केले बाणांच्या वेगाबरोबर ते सर्व इतसता पांगून निरनिराळ्या ठिकाणी जाऊन पडले ज्या ज्या ठिकाणी सर्व देवांना उद्देशून शंकर म्हणाले हे देवांनो या स्थानी येऊन जे अत्यंत श्रद्धेने शिवशक्तीची उपासना करतील त्यांना या त्रैलोक्यात काहीही अप्राप्य असणार नाही कारण या आपल्या प्रत्येक अवयवामध्ये ती जगनमाता महादेवी नित्यवास करीत आहे जे मानव या ठिकाणी त्यात जो श्रेष्ठ मंत्र आहे तो तर येथे त्वरित सिद्ध होईल ही जन्मेजया अशा रीतीने भगवान शंकराने तेथेच वास्तव्य करून प्रियेच्या विराहाने दुःखमग्न होऊन जग ध्यान आणि समाधी आपला काळ घालवला म्हणाला हे निष्पापमुने हे कृपा करा ती स्थाने कोणती आहेत अशा प्रकारची मंत्रसिद्धपीठी किती आहेत त्यांची कोणकोणती कुं नावे आहेत ते सविस्तर मला सांगा त्या ठिकाणच्या निरनिराळ्या देवांची नावे कोणती आहेत हेही मला सांगा म्हणजे त्यामुळे हे महामुने मी कृतकृत्य क्रुत होईन व्यास म्हणाले हे जन्मेजया आता मी तुला देवीची सर्व पीठे कथन करतो त्यांच्या श्रवणाने मनुष्यास मुक्ती मिळते आणि त्याचे मनोरथ पूर्ण होतात कोणत्या ठिकाणी उपासना केली असता त्या फलद्रूप होतात तसेच कोठे आराधना केल्यावर ऐश्वर प्राप्त होते ती इच्छेप्रमाणे फलप्राप्ती देणारी पीठे मी आता सांगतो ती तू श्रवण कर गौरीचे मुख वाराणसी येथे पडले तिथे ती भगवतीच्या रुपाने वास्तव्य करीत असून विशालक्ष्मी हे तिचे नाव आहे नेहमीच्या लिंगधारिणी या नावाने ओळखतात प्रयाग्षेत्री तिचे नाव लिलिता असून गंधमादनावर तिला कामुक्ती या सुप्रसिद्ध नावाने संबोधतात दक्षिण मानस सरोवरामध्ये ती कुमुदा या नावाने सुप्रसिद्ध आहे उत्तर मानस सरोवर विश्वाचे कर्म पूर्ण करणारी ती कामना नावाची भगवती होऊन राहिली आहे गोमंत पर्वतावर ती देवी गोमती या प्रसिद्ध नावाने वास्तव्य करीत आहे कामचारिणी चैत्ररथावर मदोत्कटा हस्तिनापुरी ती जयंती म्हणून ओळखली जाते कन्यकुंजात ती गौरी या नावाने विख्यात आहे आणि मलयगिरीवर रंभा या नावाने ती वावरत असते एकाम्र पीठावर त्या देवीला कीर्तीमती हे नाव प्राप्त झाले आहे विश्वेश्वर क्षेत्रामध्ये तिला विश्वेश्वरी या नावाने संबोधतात पुष्कर तीर्थावर तिला पुरुता असे नाव मिळाले आहे केदारपीठावर त्या देवीला सन्मार्गदायीनी म्हणतात हिमालयावर मंदा गोकर्णी भद्रकर्णिका स्थानेश्वराचे क्षेत्रावर ती भवानी आहे बिलवत तीर्थावर ती बिल्वपत्रिका म्हणून प्रसिद्ध आहे श्री शैलावर तिला माधवी म्हणतात भद्रेश्वरी भद्रा या प्रसिद्ध नावाने तिला ओळखतात वराह शैलावर जया कमला ती कमला आहे रुद्रकोटी पीठात रुद्राणी असून कालंजरात ती काली आहे शालग्रामी महादेवी शिवलिंगी जलप्रिया महालिंगावर कपिला माकोटा मुकुटेश्वरी मायापुरीत कुमारी आणि संतानामध्ये ललितांबिका अशा विविध नावाने तिला ओळखतात गयेमध्ये मंगला पुरुषोत् पुरुषोत्तम नामक तीर्थात तिला विमला असे म्हणण्याचा प्रघात आहे सहस्त्राक्षावर उत्पलाक्षी हिरण्याक्षावर महोत्पला, विपाक्षा तीर्थावर अमोघाक्षी पंढरवर्धनावर पाडला सुपार्श्वावर नारायणी चित्रकूटावर रुद्रासुंदरी विपुल नावाच्या तीर्थक्षेत्री ती देवी विपुला या नावाने प्रसिद्ध आहे मलयाचलावर कल्याणी सह्याद्री पर्वतामध्ये एकवीरा हरिश्चंद्रावर चंद्रिका रामतीर्थावर रमणा यमुनेत मृगावती कोटतीर्थी कोटीवी मधुवनात सुगंधा गोदावरी मध्ये त्रिसंध्या गंगाद्वारी रतीप्रिया शिवकुंडस्थानी शुभानंदा द्वारावतीत रुक्मिणी वृंदावनामध्ये राधा मथुरेत देवकी पातालोकी परमेश्वरी अशी तिची निरनिराळ्या क्षेत्रांवर निरनिराळी नावे आहेत तसेच ती चित्रकूट पर्वतावर सीता या नावाने प्रसिद्ध असून विंध्याद्री पर्वतावर विंध्यवासिनी म्हणून तिला ओळखतात करवीर क्षेत्री महालक्ष्मी विनायक क्षेत्रावर उमादेवी वैद्यनाथी तीर्थावर आरोग्या महाकालावर महेश्वरी उष्ण उष्णतीर्थावर अभया विंध्य विवतावर नितंबा मांडव्यावर मांडली आणि महेश्वरी पुरामध्ये ती स्वाहा नावाची देवी आहे छगलंड क्षेत्री प्रचंडा अमरकंटकी चंडिका सोमेश्वरी वरारोहा प्रभास क्षेत्रावर पुष्करावती सरस्वतीमध्ये देवमाता आणि समुद्र तीरावर पारावारा या नावाने प्रसिद्ध आहे महा महालयामध्ये महाभागा पयोष्णीमध्ये पिंगलेश्वरी कृतुशौच नामक क्षेत्रामध्ये सिंहिका कार्तिक क्षेत्री अतिशंकरी वर्तकावर उत्पला शोण नदाच्या संगमावर लीला सुभद्रा सिद्धमनाथ माता भरताश्रमात ती लक्ष्मी अनंगा या नावाने प्रसिद्ध आहे जालंधर क्षेत्रावर विश्वमुखी किशकिंद पर्वतावर तारा देवदारुवनात पुष्टी काश्मीर मंडलामध्ये मेघा देशरोहण नावाच्या क्षेत्रामध्ये ती माता या नावाने विख्यात आहे शंखोद्वारामध्ये धरा आणि पिंडार क्षेत्रावर ती धृती नावाची देवी आहे चंद्रभागेत कला अच्छोत सरोवर शिवधारिणी वेणे मध्ये अमृताख्या बदरीकरण्यात अशी तिची नावे आहेत उत्तर कुरुत औषधी कुशद्वीपात कुशोदका हेमकुटामध्ये मनमथा कुमदक्षेत्री सत्यवाहिनी अश्वत्ता ठिकाणी गृही निधी वेदमुखामध्ये गायत्री शिवा समीप पार्वती देवलोकी इंद्राणी ब्रह्ममुखात सरस्वती सूर्यबिंबात प्रभा मातृकामध्ये वैष्णवी अशी ही तिची निरनिराळी नावे आहेत सतीमध्ये अरुंधती स्त्रियांमध्ये तिलोत्तमा चित्तामध्ये ब्रम्हकला सर्व जीवात्म्यांमध्ये शक्ती या नावाने ती सर्वत्र वास्तव्य करीत असते हे जन्मेजया अष्टोत्तर शतपीठे आहेत तसेच त्या पीठाचे नियमन करणाऱ्या त्या देवींची नावे ही मी तुला कथन केली सती देवीच्या अंगभूत असलेली ही सर्व पीठे सांप्रत तुला सांगितली असून यापूर्वी मुख्य असलेली इतरही सर्व स्थाने जो पुरुष श्रेष्ठ या अष्टोत्तर शत नामांचे स्मरण किंवा श्रवण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याचा उद्धार होऊन देवी त्याला प्राप्त होतो हे राजा जन्मेजया जो या तीर्थक्षेत्रांवर जाऊन श्राद्धादी विधी करतो आणि त्या योगे आपल्या पितरांचे तर्पण करतो आणि या उत्कृष्ट पद्धतीने आपल्या पितरांना तृप्त आणि त्या देवी भगवतीची शास्त्रोक्त विधीने जो सर्वोत्तम पूजा बांधतो तसेच या जगाचे पालन करणाऱ्या जगदंबेची जो वारंवार क्षमा मागतो तोच प्राणी कृतकृत्य क्रुत, होऊन मुक्त होतो त्यालाच मोक्ष मिळतो हे राजा या सर्व पवित्र क्षेत्रांची यात्रा करणाऱ्या पुरुषाने भव्य भोजाधिकांच्या योगाने सर्व ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रिया कुमारिका आणि ब्रह्मचारी यांना भोजन घालावे हे प्रभु त्या क्षेत्रामध्ये वास्तव्य करीत असलेले चांडाळ मानावे आणि त्यांनाही अन्नदान आणि वस्त्रदान इत्यादी उपायांनी तृप्त करावे त्या क्षेत्रांमध्ये प्रति गृहासारखी निषिद्ध कर्मे वर्ज करावीत उत्तम ब्राह्मणाने त्या क्षेत्रावर जाऊन गायत्री मंत्राच्या सहाय्याने जप करून पुरस्चरणी करावीत तसेच त्या त्या स्थानामध्ये राहणाऱ्या उपासने भक्ताने वित्तश्राष्ट म्हणजे योग्यतेपेक्षा कमी अथवा जास्त द्रव्य देणे करू नये अशा प्रकारे जो कोणी प्रसन्न अंतकरणाने यात्रा करेल त्याचे पितर हजारो कल्पांपर्यंत सर्वोत्कृष्ट अशा ब्रह्मलोके निवास करतील आणि तो स्वतः देवीपुरात वास्तव्य करेल आणि अखेर श्रेष्ठ दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊन तो भवसागरातून मुक्त होईल या नावाचा जपाने कित्येकांना सिद्धी प्राप्त झालेली आहे ही, ही नामावली कोठेही पुस्तकात अथवा इतरत्र लिहिलेली असते तेथे ग्रह मृत्यू इत्यादी पासून भय प्राप्त होत नाही पर्वकाळी वृद्धी पावणाऱ्या समुद्राप्रमाणे त्याचे होते, या एकशे आठ नावांचा जप करणाऱ्या वंदन करतात तो देवी भक्त देवीरूपच आहे असे शास्त्रात म्हटले आहे त्याला प्रत्यक्ष देवसुद्धा जर पूज्य मानत असतात मग तर मनुष्याची गोष्टच नको श्राद्धाचे वेळी या अष्टोत्तर शत नामावली नित्य आश्रय करावा हे राजा असे हे माहेश्वरीचे परमरहस्य तू मला विचारलेस ते मी तुला सांगून तृप्त केले आहे आता आणखी काय ऐकावे अशी तुझी इच्छा आहे ते सत्वर सांग अध्याय दिसावा समाप्त